عَلَى سُرُرٍ مَوْضُونَةٍ مُتَّكِئِينَ عَلَيْهَا مُتَقَابِلِينَ يَطُوفُ عَلَيْهِمْ وَلْدَانٌ مُخَلَّدُونَ بِأَكْوَابٍ وَأَبَارِيقَ وَكَأْسٍ مِّن مَّعِينٍ لَّا يُصَدَّعُونَ عَنْهَا وَلَا يُنزَفُونَ وَفَاكِهَةٍ مِّمَّا يَتَخَيَّرُونَ وَلَحْمِ طَيْرٍ مِّمَّا يَشْتَهُونَ आणि समुर पात्रे घेऊन धावत फिरत असतीलच डोकं गरगडणार नाही आणि त्यांची बुद्धीही भ्रष्ट होणार नाही आणि ते त्यांच्या हुजुरात विविध प्रकारची स्वादिष्ट फळं हजर करतील कि हवी ती निवडावीत आणि पक्ष्यांच मांस हजर करतील कि हो त्या पक्ष्याला उपयोगात आणावं आणि त्यांच्यासाठी सुंदर नेत्रांच्या अप्सरा असतील अशा सुंदर जणू लपून ठेवलेले मोती हे सर्व काही त्या कर्माचा मोबदला म्हणून त्यांना मिळेल जे ते जगात करत राहिले होते तेथि ते कोणतेही असभ्य शब्द अथवा पापाची गोष्ट ऐकणार नाहीत जी काही गोष्ट होईल ती निट -निट असेल। यमीन यमीन मा यमीन, फी मखदूद मंदूद नीट वतन शिज वीम दूजू लोन فَثَرَوْنَ مَرْفُوعَةٌ إِنَّا أَنْشَأْنَاهُنَّ إِنْشَاءً فَجَعَلْنَاهُنَّ أبْكَارًا عُرْبًا أَتْرَابًا لأَصْحَابِ الْيَمِينِ ثُلَّةٌ مِنَ الْأَوَّلِينَ وَثُلَّةٌ مِنَ الْآخِرِينَ आणि उजवे बाजू वाले उजवे बाजू वालोंच्या सौभाग्यबद्दल काय म्हणावं ते निष्कंटक बोरी आणि थराथरावर असलेल्या केळी आणि लांब पर्यंत पसरलेल्या सावल्या आणि सदैव प्रवाहित पाणी आणि कधीही न संपणारी आणि निर्विघ्न मिळणारी असंख्य फळं आणि उच्च असतील त्यांच्या पत्न्यांना आम्ही विशेष प्रकारे नव्यानं निर्माण करू आणि त्यांना कुमारिका बनवू आपल्या पतींच्या आशिक आणि वयात समवयस्क हे असे उजव्या आहे ते पुढच्या पुष्कळ असतील आणि मागच्या देखील पुष्कळ واصحاب الشمال ما اصحاب الشمال في سموم وحمیم وظل من يحموم لا بارد ولا كريم وانه دعوة بذولة دعوة بذولة انشاء درباكي ودلل كاي بيشارا هو تلووچا تڑا جات ونوانشاء اتبا نتبا جات وانشاء دورا جات وشاة تستيل جنا شیدل حصل ناللہ دائق <تصفيق> हे ते लोक असतील जे या अंतापर्यंत पोहचण्यापूर्वी सुखवस्त होते आणि महापापाचा आग्रह धरत होते म्हणत असत जेव्हा आम्ही मरून माती होऊन राहू आणि हाडाचे सापे होऊन राहू तरी पण आम्ही उठून उभी केले जाऊ काय आणि कायमचे वाडवडील सुद्धा उठवले जातील जे पूर्वी होऊन गेले आहेत المنون المكذبون لاكلون من شجر من ذقوم فمالئون منها البطون فشاربون عليه من الحميم فشاربون شرب الهيم هذا نزلهم يوم الدين हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या लोकांना सांगा निसंशय पूर्वीचे आणि नंतरचे सर्व एकी듯이 अवश्य जमा केले जाणार आहेत निश्चित आहे, झाडाच खाद्य खाणार आहात त्याने पोट भराल आणि त्यावर उकळत पाणी आणि पाण ढोसळणी लागलेल्या उंटाप्रमाणे प्याल असा आहे या डाव्या बाजूवाल्यांच्या मेजवानीचा सरंजाम बदल्याच्या दिवशी मा अम आम्ही तुम्हाला निर्माण केलं मग सत्याची कबुली का देत नाही कधी तुम्ही विचार केला कि हे जे वीर तुम्ही टाकता त्यापासून मूल तुम्ही बनवता कि ते घडवणारे आम्ही आहोत करून आम्ही तुमच्या दरम्यान मरण वाटलं आहे आणि आम्ही याला असमर्थ नाही कि तुमची रोख बदलून टाकावीत आणि एखाद्या अशा रूपात तुम्हाला निर्माण करावं की जे तुम्ही जाणत नाही आपल्या पहिल्या जन्माला तर तुम्ही जाणताच मग का बोध घेत नाही तुम्ही विचार केला कि जी बीज तुम्ही पेरता यापासून शेती तुम्ही उगवता कि ती उगवणारे आम्ही आहोत आम्ही इच्छिल तर या शेतींचा भूसा करून टाकू आणि तुम्ही तर बसाल की आमच्यावर तर उलट भूर्दंड बसलं किंबहुना आमचं तर भाग्यच फुटकं आहे कधी तुम्ही डोळे उघडून पाहिलं हे पाणी जे तुम्ही पिता याला तुम्ही ढगातून वर्षवलं आहे अथवा याचा वर्षाव करणारे आम्ही आहोत खार करो मैं कृतज्ञ बनत नहीं अल तुम अल तुम मुजनी अम् नुलमुल लौ नु जं तस्कोन कधी तुम्ही विचार केला हागनी जो तुम्ही पेटवता याच झाड तुम्ही उत्पन्न केलं आहे अथवा हे निर्माण करणारे आम्ही आहोत आम्ही त्याला आठवणीच साधन आणि गरजूसाठी जीवन सामग्री बनवला आहे ला म्हणून हे पैगंबर सल्ली वसलम आपल्या महान रबच्या नावाचं पावित्र्य गान करा فلا اقسم بمواقع النجوم وَإِنَّهُ لَقَسَمٌ لو تَعْلَمُونَ عَظِيمٌ إِنَّهُ لَقُرْآنٌ كَرِيمٌ فِي كِتَابٍ مكنون لا يمسه إِلَّا تَنزِيلٌ مِّن رب तर नव्हे मी शपथ घेतो ताऱ्यांच्या स्थानांची आणि जर तुम्ही समजून घेतलं तरी फार मोठी शपथ आहे कि हा एक उच्च कोटीचा कुरान आहे एका सुरक्षित ज्याला पावित्र्याशिवाय कोणी स्पर्श करू शकत नाही हा सकल जगांच्या रफ कडून अवतरित आहे मग काय तुम्ही या वाणीची उपेक्षा करता आणि या देणगीत आपला वाटा तुम्ही असा ठेवला आहे कि त्याला तुम्ही खोट ठरवता पल मुल इला इल चुरुण वनश्णुकिंग आता जर तुम्ही कोणाचे आज्ञांकित नसाल आणि आपल्या या विचारात खरे आहात तर जेव्हा हो मारणाऱ्याचा जीव कंठापर्यंत पोहोचलेला असतो आणि तुम्ही डोळ्यांना पाहत असता की तो मरत आहे तेव्हा त्याच्या निघत असलेल्या प्राणाला परत का आणत नाही त्यावेळी तुमच्यापेक्षा त्याच्या अधिक जवळ आम्ही असतो पण तो तुम्हाला दिसत नाही मग तो मारणारा जर निकटवर्तीयांपैकी असेल तर त्याच्यासाठी सुख आणि उत्तम रोजी आणि ऐश्वर संपन्न जन्नत आहे वीन औष्ठाबियमिन वीन मुकिनुम मिन, मिन, मिन, मिन हमी आणि जर तो उजव्या बाजूवाल्यांपैकी असेल तर त्याचं स्वागत असं होत कि सलाम आहे तुला तू तु उजव्या बाजूवाल्यांपैकी आहेस आणि जर खोटं ठरवणाऱ्या पथभ्रष्ट लोकांपैकी असेल तर त्याच्या पाहुणचारासाठी उकळतं पाणी आहे आणि धान मध्ये झोकलं जाणं हे सर्व काही पूर्णत सत्य आहे म्हणून हे पैगंबर सल्लेला वसलम आपल्या महान रबच्या नावाच पावित्र गान कराच्या अल्लाचं पावित्र्यदान केलं आहे त्या प्रत्येक वस्तून जी पृथ्वी आणि आकाशात आहे आणि तोच जबरदस्त आणि बुद्धिमान आहे पृथ्वी आणि आकाशांच्या राज्याचा स्वामी तोच आहे जीवन प्रदान करतो आणि मृत्यू देतो आणि प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे तोच आधीही आहे आणि अंतिम सुद्धा आणि प्रकट आहे आणि अप्रकट सुद्धा आणि त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे बसी तोच आहे ज्याने आकाशांना आणि पृथ्वी ला सहा दिवसात निर्माण केलं आणि मग अर्श अर्थात राजसिंहासनावर विराजमान झाला त्याला ज्ञात आहे जे काही जमिनीत जातं आणि जे काही त्यातून निघत असतं आणि जे काही आकाशांमधून उतरत असतं आणि जे काही त्यात चढत असतं तो तुमच्या समोर आहे जेथे कुठे तुम्ही आहात जे काही कार्य तुम्ही करता तो ते पाहत आहे तोच पृथ्वी आणि आकाशांच्या बादशाहीचा स्वामी आहे आणि सर्व मामले निर्णयासाठी त्याच्याकडेच रुजू केले जातात तोच रात्रीला दिवसात आणि रे दाखल करतो आणि मन लपलेली रहस्य सुधा जानते इमा आणि त्याच्या पैगंबरावर आणि खर्च करा त्या वस्तूंपैकी ज्यावर त्यानं तुम्हाला नायब अर्थात खलीफा नियुक्त केला आहे जे लोक तुमच्यापैकी इमान आणतील आणि माल खर्च करतील त्यांच्यासाठी महान मोबदला आहे तुम्हाला झालं तरी काय की तुम्ही अल्लावर इमान आणत नाही वस्तुत पैगंबूर तुम्हाला आपल्या रबवर इमान आणण्याचं आमंत्रण देत आहे आणि त्यानं तुम्हाकडून प्रतिज्ञा घेतली आहे जर खरोखर तुम्ही मांडणारे असाल तो अल्लाच तरह आहे जो आपल्या दासावर अगदी स्पष्ट आयती उतरवत आहे जेणेकरून तुम्हाला अंधारातून काढून प्रकाशात आणावं आणि वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह तुमच्यासाठी अत्यंत मायाळू आणि मेहरवान आहे कबीर बर कारण तरी काय आहे की तुम्ही अल्लाच्या मार्गात खर्च करत नाही वस्तुत पृथ्वी आणि आकाशांचा वारसा अल्लासाठीच आहे तुमच्यापैकी जे लोक विजयानंतर खर्च आणि जिहाद करतील ते कधीही त्या लोकांच्या बरोबरीचे ठरू शकत नाहीत ज्यांनी विजयापूर्वी खर्च आणि जिहाद केलेला आहे त्यांचा दर्जा नंतर खर्च आणि जिहाद करणाऱ्यापेक्षा मोठा आहे जरी अल्लाहानं दोघांनाही चांगली वचनं दिलेली आहेत जे काही तुम्ही करता अल्ला त्याची खबर आहे कोण आहे जो अल्ला कर्ज देईल उत्कृष्ट कर्ज जेणेकरून अल्लानं कित्येक पटीनं वाढून परत करावं आणि त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे त्या दिवशी जेव्हा की तुम्ही इमानधारक पुरुषांना आणि स्त्रियांना पाहाल त्यांचं तेज त्यांच्या पुढे पुढे आणि उजव्या बाजूने धावत असेल त्यांना सांगितलं जाईल की आज खुशखबर आहे तुमच्यासाठी जन्नती असतील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील ज्यात ते सदैव राहतील हेच आहे मोठं यश يوم يقول المنافقون والمنافقات للذين آمنوا انظروا نقتل باسم نوركم قيل ارجعوا وراءكم فالتمسوا نورا فضرب بينهم بسور له باب باطنه فيه الرحمه باطنه فيه الرحمه وظاهره من قبله العذاب ترجي ذم्वी पुरुषांची आणि स्त्रियांची दशा अशी असेल तिथे इमानधारकांना म्हणतील जरा आमच्याकडे पहा जेणेकरून आम्ही तुमच्या तेजापासून काही लाभ घ्यावा परंतु त्यांना सांगण्यात येईल मागे वा आपलं तेज कोठे अन्यत्र शोधा मग त्यांच्या दरम्यान एक भिंत टाकली जाईल जिच्यात एक दार असेल تَدَرَّجَ عَذَابُهُ حَتَّى كَانَ رَحْمَةً وَخَارَ بَعْدَ ذَلِكَ غَضَبٌ يُنَادُونَهُمْ أَلَمْ نَكُنْ مَعَكُمْ قَالُوا بَلَى وَلَكِنَّكُمْ فَتَنْتُمْ أَنفُسَكُمْ وَتَرَبَّصْتُمْ وَارْتَبْتُمْ وَارْتَبْتُمْ وَغَرَّتْكُمُ الْأَمَانِيُّ حَتَّى جَاءَ أَمْرُ اللَّهِ وَأَرَاكُمْ بِاللَّهِ الْغَرَّ त्या इमानधारकांना ओरडून ओरडून सांगतील काय आम्ही तुमच्या समवेत नव्हतो इमानधारक उत्तर देतील होय परंतु तुम्ही खुद्द आपल्या स्वतःला उपद्रवात झोपलं संधी साधूपणा केला संकेत गुरुफटलेले राहिलात आणि खोट्या अपेक्षा तुम्हाला फसवत राहिल्या येत पावेतो कि अल्लाचा फैसला आला आणि शेवटच्या वेळेपर्यंत तो मोठा फसवणूक करणारा तुम्हाला अल्लाच्या बाबतीत फसवत राहिला म्हणून आज ही एखादी खंडणी अर्थात फिदिया स्वीकारली जाणार नाही आणि त्या लोकांकडूनही नाही ज्यांनी उघडउघड कुफर केला होता तुमचं स्थान नरक आहे तोच तुमची काळजी वाहणारा आहे आणि हा अत्यंत वाईट शेवट आहे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 काय इमान आणणाऱ्यांसाठी अद्याप ती वेळ आली नाही की त्यांची हृदय अल्ला जावीत आणि त्यानंतर होऊ नयेत ज्यांना ग्रंथ दिला गेला होता मग एक दीर्घकाळ त्यांच्यावर लोटला तर त्यांची हृदय कठोर बनली आणि आज त्यांच्यापैकी बहुतेक अवैज्ञकारी बनलेले आहेत चांगलं जाणून असा की अल्लाह पृथ्वीला तिच्या मृत्यूनंतर जीवन प्रदान करतो आम्ही निशाण्या तुम्हाला अगदी स्पष्टपणे दाखवल्या आहेत कदाचित तुम्ही अकलेचा उपयोग करावा ان المصدقين والمصدقات واقرض الله قرضا حسنا يضاعف لهم ولهم اجر كريم والذين امنوا بالله ورسله اولئك هم الصديقون والشهداء عند ربهم لهم اجرهم ونورهم والذين كفروا وكذبوا باياتنا اولئك اصحاب الجحيم पुरुष आणि स्त्रियांपैकी जे लोक दान करणारे आहेत आणि ज्यांनी अल्लाहला उत्तम कर्ज दिलेलं आहे त्यांना निश्चितच कित्येक पटीनं वाढून दिलं जाईल आणि त्यांच्यासाठी उत्तम मोबदला आहे आणि ज्या लोकांनी अल्ला आणि त्याच्या प्रेक्षितांवर इमान आणलं आहे तेच आपल्या रद्द सिद्धिक अर्थात सत्यनिष्ठ आणि शहीद अर्थात साक्षीदार आहेत त्यांच्यासाठी त्यांचा मोबदला आणि त्यांचं तेज आहे आणि ज्या लोकांनी कुफर केला आहे आणि आमच्या आयतींना खोटं ठरवलं आहे ते नरकवासी आहेत اعْلَمُوا أَنَّمَا الْحَيَاةُ الدُّنْيَا لَعِبٌ وَلَهْوٌ وَزِينَةٌ وَتَفَاخُرٌ بَيْنَكُمْ وَتَكَاثُرٌ فِي الْأَمْوَالِ وَالْأَوْلَادِ كَمَثَلِ غَيْثٍ أَعْجَبَ الْكُفَّارَ نَبَاتُهُ ثُمَّ يَهِيجُ فَتَرَاهُ مُصْفَرًّا ثُمَّ يَكُونُ حُطَامًا وَفِي الْآخِرَةِ عَذَابٌ شَدِيدٌ وَمَغْفِرَةٌ مِنْ اللَّهِ وَرِضْوَانٌ चांगल्या प्रकारे जाणून असा की हे दुनियेतील जीवन याशिवाय अन्य काहीच नाही की एक खेळ आणि मनोरंजन आणि बाह्य टापटीप आणि तुमचं आपापसात आप एकमेका विरुद्ध बडेजाव करणं आणि संपत्ती आणि संततीमध्ये एक, एक दुसऱ्यावर मात करण्याचा प्रयत्न करणं होय याची उपमा अशी होय जणू एक पाऊस पडला तर त्यांना उत्पन्न होणाऱ्या वनस्पतींना पाहून शेतकरी आनंदित झाले मुक्ती से ती पिकते आणि ती पिवळी पडल्याचा तुम्ही पाहता मुक्ती भूसा बनून राहते या उलट परलोक ते स्थान होय जिथे कठोर यातना आहे आणि अल्लाहची क्षमा आणि त्याची प्रसन्नता आहे जगातले जीवन एका फसव्या सामग्री शिवाय अन्य काहीच नाही साबीकू इला मगफराति मिर रब्बकुम व जन्नति अर्दुहा का अर्दिस समाई वल अर्द उद्दत लिल्लदीना आमनू बिललाह व रुसुलिह धावा आणि एक दुसऱ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करा आपल्या रबच्या क्षमा आणि त्या जन्नतकडे जिचा विस्तार आकाश आणि पृथ्वी समान आहे जी उपलब्ध केली गेली आहे त्या लोकांसाठी ज्यांनी अल्लाह आणि त्यांच्या प्रेक्षितांवर इमान आणला आहे हा अल्लाचा कृपा प्रसाद आहे ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो आणि अल्लाह मोठी कृपानिधी आहे कोणतीही विपत्ती अशी नाही जी पृथ्वीवर अथवा तुमच्या स्वतःवर कोसळत असावी आणि आम्ही तिला निर्माण करण्यापूर्वी एका ग्रंथात अर्थात विधी लेखात लिहिलेलं ले ले ले नसावं असं करणं अल्लासाठी अत्यंत सोपं काम आहे लिखाईल हे सर्व काही अशासाठी आहे करून जी काही हानी तुम्हाला होईल त्यावर तुम्ही विषण्ण होऊ नये आणि जे काही अल्ला प्रदान करेल त्यावर तुम्ही होगून जाऊ नये पसंत करत नाही जे आपल्या स्वतःला फार मोठे समजतात आणि घमेंट दाखवतात जे स्वतः कंजूसपणा करतात आणि दुसऱ्यांना कंजूषपणा करण्यास प्रोत्साहित करतात आता जर कोणी तोंड फिरवत असला तर अल्ला निरपेक्ष आणि स्तुत्य गुणसंपन्न आहे आम्ही आपल्या प्रेक्षितांना अगदी स्पष्ट निशाण्या आणि सूचने सहित पाठवलं आणि त्यांच्याबरोबर ग्रंथ आणि तुळा उतरवली जेणेकरून लोकांनी न्यायाधिष्ठित व्हावं आणि लोखंड उतरवलं ज्यात मोठं बळ आहे आणि लोकांसाठी फायदे आहेत हे अशासाठी केलं गेलं आहे की अल्लाला माहित व्हावं की कोण त्याला पाहिल्या विना त्याला आणि त्याच्या पैगंबरांना मदत करतो निश्चितच अल्ला मोठा बलवान आणि जबरदस्त आहे आम्ही नू अल इस्लाम आणि इब्राहिम अल इस्लामला पाठवलं आणि त्या दोघांच्या वंशात प्रेक्षितत्व आणि ग्रंथ ठेवले मग त्यांच्या संततीपैकी काहींनी मार्गदर्शन स्वीकारलं आणि बरेचसे अवेज्ञकारी बनले ثم قضينا على آثارهم برسلنا وقضينا بعيسى بن مريم وأتيناه الإنجيل अमनो मिन हुम अजुरहुम विन हुम फिन त्यांच्या नंतर आम्ही लागूपाठ आपल्या दृष्टीत पाठवले आणि त्या सर्वांनंतर मरियम पुत्र इसा अल इस्लाम लांजिन प्रदान केली आणि ज्या लोकांनी त्याचे अनुभवित्व स्वीकारलं त्यांच्या हृदयात आम्ही करुणा आणि दया घातली आणि वैराग्य त्यांनी स्वतःच काढले आम्ही ते त्यांच्यासाठी कर्तव्य म्हणून ठरवलं नव्हतं परंतु अल्लाच्या प्रसन्नतेच्या शोधात त्यांनी स्वतःच ही विद्यत अर्थात कुप्रथा काढली आणि मग त्यावर कायम राहण्याचं जे कर्तव्य होत त्यांनी ते पूर्ण केलं नाही त्यांच्यापैकी ज्या लोकांनी इमान आणलं होता, त्यांचा मोबदला आम्ही त्यांना प्रदान केला परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जण अवैज्ञकारी आहेत अल्ला किताब अल्ला अला मिन हे लोक हो ज्यांनी इमान आणलं आहे अल्लाच भय बाळगा आणि त्याचे पैगंबर मोहम्मद सल्ल अलासलम यांच्यावर इमान आणा अल्ला तुम्हाला आपल्या कृपेचा दुहेरी हिस्सा प्रदान करील आणि तुम्हाला असे तेज प्रदान करील ज्याच्या प्रकाशात तुम्ही चालल आणि तुमचे अपराध माल अल्ला मोठा क्षमा करणारा आणि मेहरबान आहे तुम्ही असं वर्तन अवलंबलं पाहिजे जेणेकरून ग्रंथधारकांना हे कळावं की अल्लाच्या कृपेवर त्यांची काही मक्तेदारी नाही आणि असं की अल्लाची कृपा त्याच्या स्वतःच्या हातात आहे ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो आणि तो महान कृपानिधी आहे